श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव अमृत अनुभव या ग्रंथातील प्रकरण आठवे मौली म्हणतात तैसे आमुचेनी नावे अज्ञानाचे ज्ञान नव्हे आम्हाला गी दे गुरुदेवे आम्हीच केलो परी अम्हा आम्ही आहो ते कसे पाहो जावो तो काय कि जे ठावो लाजेसा हा ठाव वरे गुरु राय नांद विलोव आय जे आम्ही न समाये आम्हा माझे हो आत्मपणी न सटो तो संसीती न घसवटो आगी लागले न फुटो कैवललेही आमूची कर्वे गोठी ते झालेचे नाई वाघसृष्टी आमू ते देखो दिठि ते तिथीच नव्हे आमती करून विखो भोगू शके पारखो ती आमते न देखो आम्ही पण प्रगटो लपो न लावो तेथे नाही नव लावो परी कैसेने ही विपावो असणे याचा अरे आमचे स्वतःचे नाव पाहिल्यावर अज्ञानाविषयी ज्ञान राहत नाही श्री सद्गुरुरायंनी आम्हाला या स्थितीला आणले पण आमचे आम्ही तसे कसे आहोत हे पाहावयास म्हटले तर लाज वाटते इतक्या वरच्या स्थितीला श्री गुरुने नेले की मी माझ्यातच मावत नाही त्या ठिकाणी आत्मभाव सापडत नाही आपलेपणाच्या ज्ञानाचे संस्कार नाहीत मोक्ष हा मूर्तिमंत शरीरस्थ असल्याने त्याचे वेगळे पण टिकत नाही या रीतीने वर्णन करण्यासाठी बळ या शब्दविश्वातच नाही साध्या डोळ्याला बघता येईल अशी सृष्टीच निर्माण झालेली नाही या स्थितीला दृश्य समजून ती कोणाला पाहू शकेल आमचा आम्हीपणा आम्हीही पाहू शकत नाही प्रगट व्हावे किंवा लपावे असे घडू शकत नाही असे म्हणण्यात आश्चर्य नाही काही केले तरी या स्थितीचे ज्ञान होत नाही माऊली म्हणतात किंबहुना निश्रीनिवृत्ती केवलो असो जयस्थिती ते काय देव हाती वाचेची या ते ती समोर व्हावया अज्ञानाचा पाडो कासया केवती मेलिया माया ओ पाहिजे अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावांतो तेथे ते ज्ञानाची तरी मातू कोण जाणे रात्री म्हणून दिवे पडती की लावावे होय, मनोनी अज्ञान नाही तेथे तेथेच गेले ज्ञानही आता निमिषोन्मेष दोनी ठेली वाट एरवी तरी ज्ञान अज्ञाने दोन्हीची अभिधाने अर्थाचेने अनाने विपलाविली जैशी दंपती परस्परे तोडून पालटली शिरे शिरे तेथे पालटू ना सरे दोही चिजिने पहा श्री गुरूंनी ज्या स्थितीत ठेवले थे तिचे मीसुद्धा शब्दांनी वर्णन करू शकत नाही अशा या समोर जावयास बिचारे अज्ञान तर कसे बरे समर्थ असेल अज्ञान हे मेल्यावर माया उत्पन्न होईल कशी या स्थितीत अज्ञानाचा प्रवेशच होत नाही ज्ञानासंबंधी तरी काही सांगता येईल रात्र आहे म्हणून दिवे लावावे लागतात पण उजळल्यावर दिवे लावण्याची कटकट कोण करील अज्ञान नाहीसे झाले त्याच्या सक्षेपाने असणारे ज्ञानही गेले आता ज्ञानाज्ञान या दोघांची वाट बंद झाली मुलत ज्ञान व अज्ञान ही दोन्ही नावे अर्थमेद भेदाने विस्तारली आहेत आदला बदल करायची म्हणून नवरा बायको यांनी आपापली मस्तके तोडली पण आदला बदल काही झाले नाही उलट दोघे जीवाला मुकले माऊली म्हणतात का पाठी लावीला होय तो दीपूची वाया जाये दिठी अंधारा पाहेपटुनिजे नेनिजे ते अज्ञान शब्द बोलिजे आता सर्व हि जेणे सु झाले आणि जाणे तोच नेणे नेणे तोच जाणे आता के असणे जिने ज्ञानाज्ञाना एव ज्ञाना ज्ञान धोनी पोटी सुनी अहने निदेला चिदगणी चिदादित्युहा पहा बसणाऱ्याच्या पाठीमागे लावलेला दिवा जसा होतो तेच अंधाराला पाहिल तर ते तेज कसे मनावे। आता ज्याच्या योगाने सर्व जाणले जाते त्याला अज्ञान असे कसे म्हणता येईल ज्ञान येऊन अज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानाचा नाश तर झालाच व ही मिथ्या ठरली तो जाणतो जो जाणतो तोच नेनतो आणि तोच यथार्थ जाणतो म्हणून ज्ञानाज्ञानाची कोठे जावे या प्रकारे ज्ञानाज्ञाना हे दिवस व रात्र त्यात हा ज्ञानरूपी नव प्रांगणात उदयी पावला आहे याप्रमाणे श्री अमृतानुभव ग्रंथातील ज्ञानखंडन नावाचं आठवे प्रकरण या ठिकाणी समाप्त होत आहे सद्गुरुनाथ महाराज की जय